वाल्मिकी रामायण कांड, सर्ग सत्याऐंशी व गुहाचे बोलणे मनाला अत्यंत अप्रिय वाटणारे ऐकून ते ज्या ठिकाणी ऐकले त्या ठिकाणीच भरत बेभान झाला सुकुमार महाबलिष्ठ सिंहासारख्या स्कंदाचा महाभुजांचा कमळासारखे विशाल नेत्र असलेला तरुण दिसायला सुंदर असा तो भरत घटकाभरात पुन्हा शोधेवर हत्तीच्या मार्मावर अंकुशाचे एकाएकी प्रहार व्हावे तशी मनाची वाईट अवस्था होऊन तो खाली पडला भरत बेभान झालेला पाहून गुहाचा तोंडचे पाणी पडले आणि शत्रुघ्न त्याच्या जवळच बसला होता त्याने भरताची ती अवस्था पाहिली आणि त्याला मिठी मारून शोकाने पीडित होऊन भान न राहता तो मोठमोठ्याने रडू लागला मग भरताच्या सर्व माता तिथे गोळा झाल्या त्या उपवासाने कृश झाल्या होत्या भरत्याच्या आपत्तीने रोडावले होते, आपत रोडाव होते तो भूमीवर पडलेला पाहून रडत त्या कौशल्या त्याच्याजवळ गेली आणि तिने त्याला आपल्या मिठीत घेतले आपल्या मुलावर जीवाफावाचे प्रेम करणारी आई जशी आपल्या प्रिय बाळाच्या कानाशी गोष्टी करते तशी ती दीन शोकभंगना कौशल्या रडणाऱ्या भरताला विचारू लागली लेकरा तुझ्या शरीरात कसले दुखणे तर उत्पन्न झाले नाही ना आता या राजपुराचे जीवित तुझ्यावरच अवलंबून आहे राम भावासह गेल्यावर तुझ्याकडे पाहूनच मुला मी जगत आहे राजा दशरथ गेले त्यांच्या मागे तूच एक आमचा आता नाथ आहेस मुला लक्ष्मणाच्या बाबतीत किंवा भारेसह वनात गेलेल्या माझ्या एकूणत्या एका पुत्रासंबंधी तर तुला काही अप्रिय ऐकायला मिळाले नाही ना रडत असलेल्या भरत थोड्या वेळाने शांत झाला कौशल येथे सांत्वनपर्यंत महायशस्वी गुहाला विचारू लागला गुहा ला माझा भाऊ रात्री कुठे झोपला होता लक्ष्मण आणि सीता कुठे झोपले होते कसल्या शाह्यावर ते झोपले होते त्याने काय खाल्ले हे मला सर्व वर्णन करून सांग मग निषादराज गुहाने आनंदाने भरताला प्रिय अतिथी राम तेथे आला असता जे जग जे जसे घडले तसे ते त्या सांगितले साधे आणि उंची अन्न खाद्य पदार्थ विविध फळे रामाने खावीत म्हणून मी पुष्कळ घेतले नाही आम्ही काही कुणाकडून घेणे योग्य नाही घड्या आम्ही नेहमी द्यायचे असते अशी त्या महात्म्याने आमचे सर्वांची समजूत घातली लक्ष्मणाने जे पाणी आणले तेच त्या महात्म्याने घेतले राघवाने सीतेसह उपवास केला मग उरलेले पाणी लक्ष्मण प्याला आणि मौन धरून चित्त स्वस्त करून त्या तिघाने चटकन स्वतः जाऊन कुश गवत आणून रामा करता सुरेखा उत्तम बिछायतीवरून राम सीतेसह जाऊन पडला त्या दोघांचे पाय लक्ष्मणाने धुतले आणि तो तेथून दूर झाला हा तो इंगुदी वृक्ष आणि हे ते गवत यावरच त्या रात्री राम आणि सीता दोघे झोपडे होते मात्र तो परंतु मग मीही जेथे लक्ष्मण होता तेथे उत्तम बाण आणि धनुष्य हाती घेऊन राहिलो त्या महेंद्रासारख्या रामाचे रक्षण करण्याकरता माझ्या बरोबर माझे ज्ञाती बांधव धनुष्य सज्ज करून आणि डोळ्यात तेल घालून राहिले होते अयोध्याकांडाचा सत्याऐंशीवा सर्ग समाप्तो